वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग तेविसावा मैथिले असे बोलून शत्रुला तापवणारा राजा रावण सर्व राक्षसेंना सूचना देऊन निघून गेला राक्षस राजा तेथून निघून परत आपल्या अंतःपुरात गेल्यानंतर भयंकर रूपाच्या त्या सी सी सीते सीते राक्षसी सीतेकडे धावल्या सीतेपाशी जाऊन त्या क्रोधाने आंधळ्या झालेल्या राक्षसी कठोर शब्दाने तिला म्हणाल्या हां वरिष्ठ पुलच्छ वंशज महात्मा रावण या दशक्रिवाची पत्नी होणे सीते तुला बहुमानाचे वाटत नाही मग एका जटा नावाची राक्षसी बारीक शरीराच्या सीतेचे नाव घेऊन क्रोधाने डाळे डोळे लाल करून म्हणाले सहा प्रजापतीमधला चौथा प्रजापती, प्रजापती ब्रह्मदेवाचा मानसपुत्र हा पुलच्छ म्हणून प्रसिद्ध आहे पुलच्छाचा मानसपुत्र तेजस्वी महर्षी विश्रवा नावाच्या प्रभेने प्रजापतीसारखाच आहे त्याचा पुत्र हे विशाल नेत्राच्या सीते शत्रूला भिवणारा हा रावण त्या राक्षसराजाची भार्या तू व्हावेस हे योग्य हे सर्वांग सुंदरी माझ्या बोलण्याला तू अनुमती का देत नाहीस मग हरिजटा नावाची राक्षसी मांजराच्या डोळ्यासारखे आपले डोळे रागाने गरगर फिरवीत म्हणाली ज्याने ते देव आणि देवराज इंद्र जिंकला त्याची तू बायगो होणे योग्य हा वीर्यमलाने ओथमलेला आहे शूर है। युद्धात पाठ न दाखवणार आहे बलवान आणि वीरयुक्त रावणाचे पत्नी पत्नी घेण्याची तुला काय इच्छा होत नाही अतिशय मान असलेली प्रिय आणि सगळ्यात महाभाग्यवती अशा आपल्या भारेला टाकून महाबलवान राजा तुला स्वीकारील दुसरी विकटा नावाची हो राक्षसी म्हणाली आपल्या प्रचंड पराक्रमाने ज्याने एकाच वेळी नाग गंधर्व दानव यांना समराज जिंकले तो तुझ्याजवळ आला सर्व दृष्टीने समुद्र असणाऱ्या त्या महात्म्या राक्षस राजा रावणाची पत्नी होण्याचे अधमे तू का ना नाकारतेस मग दुर्मुखी नावाचे राक्षसी म्हणाले ज्याच्या भयाने सूर्य तापत नाही वारा वाहत नाही त्याच्या सेवेत कटाक्षाने उपहास करणाऱ्या सीते तू का राहत ज्याच्या भयाने झाडे पुष्पवृष्टी करतात पर्वत पाण्याचे प्रवाह सोडतात मेघ त्याची इच्छा होईल तेव्हा पाणी टाकतात त्या राजांचा राजा राक्षसराज रावणाची हे सुंदरी भार्य होण्याचे तुझ्या मनात काय येत नाही देवी जे तुझ्या भल्याचे आहे ते तुला आम्ही भलेपणाने सांगितले हसनमुखाने हे सुंदरी आमचे सांगणे मान्य कर नाही तर तुझी धडकत नाही सुंदरकांडाचा तेहत्त तेविसावा सर्ग समाप्त